वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग चौऱ्याण्णव रात्र संपून प्रभातो दोहे स्नान करून आणि अग्नीत आहुती देऊन ऋषी आरिषीचे जसे सांगितले होते तसे संपूर्ण रामायणाचे गायन करू लागले पूर्वाचार्यांनी अपूर्व अशी गायनाने शोभणारी काव्य निर्मिती रामाच्या कानी पडली अनेक प्रमाणाने बद्ध तंतुवाद्याशी असणारी अशी ती काव्यकृती त्या दोन मुलांच्या तोंडून रामाच्या मनात कुतूहल उत्पन्न झाले यज्ञकर्मातून सुट्टी मिळाली तेव्हा नरव्याघ्र राजाने महामुनी राजे पंडित जना, पौराणिक शब्दांचे सूक्ष्मार्थ जाणणारे वृद्ध वृद्ध द्विज स्वरांची लक्षणे जाणणारे उत्सुक असलेले द्विज श्रेष्ठ लक्षणांचे तज्ज्ञ गंधर्वविद्येतील प्रवीण विशेषतः पौरजन पाद अक्षर समास यांचे जाणकार छंद वेत्ते, कला ताल यांचे विशेषज्ञ ज्योतिषशास्त्र उत्कृष्ट जाणणारे यज्ञक्रिया आणि कल्पसूत्र वेते तसेच कार्य करण्यात कुशल असणारे तर्कवादाला बरोबर उत्तर देण्यात कुशल असणारे बहुश्रोत बुद्धिवादी वेदवेत्रज्ञ रूढींचे आणि विधींचे ज्ञाते नृत्य गीत विशारद अशा सर्वांना बोलावून आणले आणि त्या दोघा गायकांना त्यांच्यात बसवले बसलेले श्रोते आपसात बोलत असतात त्यांचा हर्ष वाढवणारे गायन त्या मुनिपुत्रांनी सुरू केले ते गंधर्वासारखे अतिमानश मधुर गायन सुरू झाले असता त्या श्रोत्याची तृप्ती होईना सर्व मुनिगण आणि महापराक्रमी राजे जणू आपल्या डोळ्याने त्यांना पीत असावेत असे दिसत होते ते वरचे वर त्यांच्याकडे पाहत होते सगळे मिळून एकमेकांना म्हणत होते हे उभयता अगदी रामासारखे रामाचे जणू प्रतिबिंब उमटले असावेत असे दिसतात यांच्या डोक्यावर जर जटा नसत्या आणि यांनी जर वलकले धारण केली नसते तर या गाणाऱ्या आणि संपेपर्यंत त्यांचे गायन चालले मग तिसऱ्या प्रहरी ते वीस सर्ग ऐकून भ्रातृवत्ल राम भ्रात्याला म्हणाला काकू सा अठरा सहस्र सुवर्णाची नाणी सत्वर या महात्म्याना दे आणखी यांना काही हवं असेल तर तेही देव्हा ते भरत त्या दोघा बाळांना लगबग येणे वेगवेगळी दे दक्षिणा देऊ लागत पण तो सुवर्णमुद्रा देत असता कुशलवाने त्या घेतल्या नाहीत ते दोघे महात्मे विस्मित होऊन म्हणाले हे घेऊन आम्हाला काय करायचे आम्ही वनात वनात राहणारे फळेमुळे खाऊन वनात वास करणारे सोने रुपे घेऊन वनात आम्ही काय करणार असे ते म्हणाले तेव्हा रामाला आणि ऐकणाराने मोठे कुतूहल वाटून ते सगळे चकित झाले रामाला त्या काव्याचा मूळ करता कोण ते ऐकण्याची उत्सुकता होती त्याने त्या उभय मुनिबालकांना प्रश्न केला हे काव्य किती मोठे आहे महात्मा कवींचे राहणे कुठे या महान काव्याचा कर्ता मुनिश्रेष्ठ कुठे आहे रामाचे या पृछ्छेवर मुनि बालकाने उत्तर दिले ज्याने हे संपूर्ण चरित्र तुम्हाला प्रकट केले ते या काव्याचे कर्ते भगवान वाल्मिक शेजारी आलेले आहेत एकत्र श्लोक संख्या चोवीस सहस्त्र आहे आणि त्या तपस्वी भार्गवाने शंभर उपाक्याने त्याला जोडली आहेत राजन आधी कांड इत्य, सहा कांडे असून त्यांचे पाचशे सर्ग आहेत त्या महात्म्याने उत्तरकांड त्याला जोडले आहे आमच्या गुरु ऋषीने ती कांडे केली आहे तुमचे गौरवशाली जीवित जेवढ्या काळापर्यंत तेवढ्या सर्व काळाचे ते हे चरित्र आहे महारथी राजा ते श्रवण करण्याची तुमची इच्छा असली तर यज्ञकर्माची सुट्टी झाल्यानंतर तुम्ही आपल्या भावांसह ऐकावे राम ठीक आहे असे म्हणाला आणि त्याने त्या दोघ्या राघवांना निरोप दिला ते दोघे अत्यंत हर्षयुक्त अंतकरणाने मुनिश्रेष्ठ जेथे होते तिकडे गेले राम रामही मोने आणि राजे यांच्यासह हो, ते मधुर गीत ऐकल्यावर यज्ञशाळेकडे गेले ते ताल आणि ल यांनी युक्त सर्गाने बनलेले सुस्वर शब्द भरलेले तंतुवाद्याची मधुर साथ असलेले कुशलवानी गायलेले चरित त्यांनी ऐकले उत्तरकांडाचा चौऱ्याण्णववा सर्ग समाप्त